वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड सर्गसाठावा घृद्राने उदक दिले स्नान केले आणि मग त्या रम्यगिरीवर त्याला वेढून सर्व वानर नायक बसले त्या सर्व वानरांच्या कोंडाळ्यात त्याच्या शेजारीच बसलेल्या अंगदाला संपाती विश्वास उत्पन्न करणाऱ्या शब्दात हर्षाने पुन्हा म्हणाला वानरानो काहीही आवाज न करता एकाग्र होऊन मी काय म्हणतो ते तुम्ही ऐकावे मी जानकी जशी जाणतो तशी तुम्हाला वर्णन करून सांगतो पूर्वी या विंध्याच्या शिखरावर तापाने सर्वांग व्यापून त्याच्या किरणाने जळून जाऊन मी जेव्हा पडलो तेव्हा सहा दिवसांनी शुद्धी आली मी परस्वाधीन होऊन विवळत सर्व दिशांकडे पाहत असताना मला काही समजतच नव्हते मग समुद्र पर्व सर्व नद्या सरोवरे वने प्रदेश पाहता पाहता मला शुद्धी आली आनंदी पक्षाच्या समुदायाने गजबजलेला पोटात अनेक गुहा आणि अने कडे असणारा हा दक्षिण समुद्राच्या तीरावरचा विंध्य पर्वत आहे याची मला खात्री झाली या ठिकाणी एक पुण्यमय आश्रम देवाने सुद्धा ज्याचा मान ठेवला असा होता तेथे उग्रतप करणारे निशाकरू नावाचे मुनी होऊन गेले या पर्वतार त्या ऋषींच्या सानिध्यात आठ वर्षे मी काढली होती ते निशाकर स्वर्गाला धर्मज्ञाने हळूहळू जटायूजी आणि माझी त्यांच्याशी पुष्कळ वेळा भेट झाली होती त्यांच्या आश्रमाच्या जवळून सुगंधी वारे वाहत असत तेथे वृक्षांना फूल असे कधी होत नसे फळ नसलेला वृक्षही दिसत नसेल झाडाच्या उग्र ऋषी दिसले ते स्नान करून उत्तरेकडे तोंड करून परत चालले होते त्यांच्या अवतीभुवती अस्वले सांबर वाघ सिंह नाना प्रकारचे सर्प जवळून चालले होते जणू दात्याच्या आशयाने प्राण्याने जावे तसे मग ऋषी आश्रमात प्रविष्ट झाले हे जाणून राजा भवनाथ शिरला म्हणजे जशी अमात्यांसह सेना से निघून जाते तसे ते प्राणी निघून गेले मला बघून ते ऋषी संतोष पावले आणि आश्रमात गेले मग पुन्हा काही वेळाने बाहेर येऊन त्याने मला काय काम आहे असे विचारले भल्या गृहस्था तुझ्या अंगावरच्या केसांची काय दशा झालीये त्यामुळे तुला मी ओळखले नाही तुझे पंख आगीने जळले देह एवडा सा होने प्राण ही जल्द सारखे पूर्वी मैं वायु सारखे वेगा राजे इच्छारूप धारण करते संपाते तू थोरला कृपेतला जटायू तुझा धाकटाबू मनुष्य रूप घेवन तुम्हें दो पड़ता तुझा पंखा कसली व्याधी बाबा एथे पड़ा कसा कि तुला ही शिक्षा मी विचारित मे किशकिंद खंडाचा साठावासर्ग समाप्त